जगत सर्व तरी परमात्म वस्तूच्या ठिकाणी जरी गंगा जंगी वस्त्रामध्ये अनेक प्रकारच्या रंगाच्या तरा दिसल्या तरी तंतु जितक्या प्रकारचे आहेत काय तितक्या प्रकारने तंतु आहेत काय नाही जर मिटलेल्या पापण्या उघडल्याशिवाय डोळ्यात सर्व सृष्टी पाहू शकेल एकशे एकोणतीसाव्या उभी मध्ये परमात्म्यास जेव्हा एकटेपणा चेन पडेना तेव्हा द्वैत रुपाने नटून विलास आरंभिला अशा रुपाने एकशे एकोणपन्नासावी उभी पाहिजे सांगितले आता ज्या वेळेस हा सर्व नकोचा वाटतो परमात्म्याची कशी स्थिती असते जुळवायला सांगा आता त्याला दुसरी वृत्ती निर्माण झाली एक लक्षात ठेवायचं कि स्वातंत्र्य शब्दाचा अर्थ असा आहे आता सरकार बदल करते त्याच्यामध्ये मग दुष्काळचा बदल केलाय सरकारने अंशता आम्ही सांगतो असा अजूनही जगात आहे मी या घराचा मालक या शब्दाचा अर्थ असा की हे घर मी बांधून याच्यामध्ये केलेली सुधारणा योग्य रीतीने मी वापरू शकतो याला मालक म्हणण्यास काय अर्थ नाही आम्ही मालक शब्दाचा अर्थ असा करतो हे तर करता आलो पाहिजेच हे सोडायचं नाही पण या घराला मी आत्ताच्या आत्ता टाकून पेटवू शकतो हे मालकीच लक्ष स्वातंत्र्याचं लक्षण काय मी चांगलं करू शकतो वापरू शकतो याला काय मोठं महत्व आहे मी मालक या शब्दाचा अर्थ मी विकून टाकू शकलो मी मला काय शब्द असा अर्थ त्याला पेटवून देऊ शकलो पाहिजे त्याचा विनाश करू शकलो पाहिजे तर स्वातंत्र्य है। स्वातंत्र्य म्हणजे काय निष्काम कर्म करू उपासना करून माणसाला काय स्वातंत्र्य म्हणायचं सगळेच मुक्त झाले देव म्हणतो तुला स्वातंत्र्य दिले याचा अर्थात कि माणूस सत्कर्म करून गुरु शिष्य परंपरेनं चिंतन श्रवण मननिधिध्यासन या आत्ताच्या चाललेल्या विषयापर्यंत चिंतन करून माणूस मुक्त होऊ शकतो हे स्वातंत्र्य आहे आणि स्वैरवर्तन करून आदोग्यला जाऊ शकतो हे स्वातंत्र्याचं लक्षण आहे किती गंमत आहे स्वातंत्र्य ह्या शब्दाचा अर्थ हा असं स्वातंत्र्य माणूस अजून लक्षातच घेत नाहीचार <coughs> पुढे कायच नाही तसं नाही आहे आपल्या इथे सुद्धा पारतंत्र्य असं इतकं प्रतिपादन केलंय की शिष्याने गुरूंच्या पारतंत्र्यात राहिलं पाहिजे भक्तानं देवाच्या पारतंत्र्यात राहिलं पाहिजे त्याचं कारण नित्य निरतिशय स्वरूपाचं जे स्वातंत्र्य ते त्याला मिळवायचं स्वातंत्र्याची होण आहे ही गोष्ट कबूल पण ते स्वातंत्र्य हे स्वैराचाराचं स्वातंत्र्य निराळ स्वातंत्र्याचा सदुपयोग म्हणजे सदाचार स्वातंत्र्याचा दुरुपयोग म्हणजे असदाचार गुरुजीने आपलं जे चरित्र सांगितलं की नाही त्याचा असं नाहीये ते त्यावेळी ते दिलं होत त्यावेळी त्याच्या पूर्वी गुरुजीने दोन वेळा इथे असं सांगितलं की मनुष्य मानव देहामध्ये आल्यानंतर त्याचं कौतुक का त्याला देवाने दिलेल्या स्वातंत्र्याच मुक्त होऊ शकतो दिलेल्या स्वातंत्र्याचं आधोग दिला जाऊ म्हणून लोक म्हणतात देवाने स्वातंत्र्य दिलं नसतं तर बरं लागतं बरं नसतं झालं वाईट झाला काय वाईट झाला माणूस मुक्त होऊ शकला नसतात मग वाईट काय झालं अजोगो केला जातो मग चौदे त्यात काय बिघडलं दिलेल्या स्वातंत्र्यात देव काढून घेत नाही कारण तो सत्यसंकल्पाचा असल्या कारणाने तुमचा अंतर कसा आहे मी ते म्हणायशी सामान्य व्यवहार करताय दिलं दान घेतलं दान जन्मी जन्म ते आम्ही दिवशी बोलत होतो बरोबर नाही कायद्यात असायमनाबा हा एक वर्ष फक्त घ्यायचं दिलेली गोष्ट वर्षानंतर परत मागायला येत नाही म्हणून ते म्हणले पुढच्या जन्मी नका म्हणले तुम्ही आता बदल करा देत पुढच्या वर्षी म्हणलं ठीक काय हरकत कशासाठी मी तुम्हाला सांगायला लागलो की स्वातंत्र्य हा शब्दाचा अर्थात आहे की त्या स्वातंत्र्यामध्ये त्याला कर वाईट करता आलं पाहिजे हे तुम्ही चांगलं करता आलं पाहिजे स्वातंत्र्य कोणी म्हणू शकत त्याला मी स्वातंत्र्य म्हणून म्हणत नाही आमचं स्वातंत्र्याचं वैशिष्ट्य हे आहे की मी माझी वस्तू फेकून द्यायची म्हटलं तर मी देऊ शकलो पण आता आपण म्हणतो की आमचं स्वातंत्र्य आहे सरकारने आपले हक्क काढून घेतले आपलं पूर्ण परतंत्र करून ठेवले आपण आत्महत्या करू शकत नाही काय त्यात अरे मी माझं जीवन यायला लागल ला, तू कोण मला आढळ चालत नाही म्हणत नाही तू माझ्यातला असल्यामुळे तुझ्यावर माझी सत्ता आहे अनेक ते स्वतंत्र आहे ते मात्र कोणाला भाषण मी था था था। ते ठीक आहे पण स्वातंत्र्य शब्दाचा म्हणजे एवढा परतंत्र त्यांच्या सगळ्या पदात सांगू शकत नाही ते म्हणायचे मला एकाने येऊन विचारलं परवा सांगितले ही गोष्ट मागे एकदा सांगितली तुम्हाला पुनवृत्तीचा दोष पत्करून पुन्हा सांगायचे हे ग्रह आता आहे जीवन माहिती आहे पण नाव सांगायचं नाही समजा न सांगता समजलं त्याला माझं नाही वर्णन करता की आपल्या पत्नीला जे बोलायचं ते सुद्धा तुम्हाला विचारायचं म्हणणं काय बरं जीवन तु तो म्हणणारा माणूस आमच्या ताट्या काय सांगतो तेवढे मित्र सांगते म्हणायचे कि तुला जे देह धर्म करायचे ना ते सुद्धा मला विचारून केले म्हणजे म्हणायचे या शब्दाचा अर्थ इतका परतंत्र एवढं जर देवाने आपल्याला परतंत्र केला असत कि निष्काम कर्म उपासनाभ्यास की मुक्त निष्काम कर्म श्रवण म्हणन निधी शासन मुक्त असा झाला का माणसं अधोगतीला कशी काहीत आली स्वातंत्र्या काही जर स्वातंत्र्य देवाला दिलं नसतं नक्की माणसं मुक्त झाले मी मग तसं का नाही केलं देवानी देवानी तसं एवढ्यासाठी केलं नाही तुला जर देवानी परतंत्र करून ठेवलं असता दुसरंच काही लावलं असत तर मग काय केलं असत मग काय केलं असत स्वातंत्र्यामुळे अधोगतीला जातात गोष्ट जितकी वाईट आहे तितकी स्वातंत्र्यामुळं मुक्त होतात की गोष्ट का तुम्ही त्यानात घेत नाही ही गोष्ट समजून घेण्यासारखे लिहि स्वातंत्र्य दिलं हे चुकलंय असं वाटणार बरोबर ना ते बरोबर आहे देवानी केलेले लोक हे सगळे चोर स्वतंत्र आहे त्यांची ठरली ती शेवटीच संपत आपल्याला ते एका चोराने पुष्कळ केले अनेक वेळा शिक्षा दिल्या चोर कोच न्यायाधीश तो, तो. शिक्षा देऊन देऊन कंटाळा एके दिवशी न्यायाधीशांनी कोर्टात असं सांगितले की तुला मी शंभर वेळा शिक्षा दिली मला आता तुला शिक्षा द्यायला आज वाटायला लागली तेव्हा तू असं कर चोरी करायचं सोडून का नाही तू <coughs> जा जा तूरी तूरी तू चोरी करायचो सोडून करू नकोस जर आता एकशे एका वेळी कंटाळा आला असला तर शिक्षा देऊ नका कंटाळा आला नसला तर अजून एकशे एक, एक वेळा मला तुम्ही शिक्षा देऊ शकता <laughs> एका वेळी <विली> सुद्धा <laughs> एका वेळी सुद्धा एकशे एक वेळाची शिक्षा मला तुम्ही देऊ शकता शिक्षा कोणती द्यावी द्यावी का द्या देऊ नये हे सगळं जसं स्वातंत्र्य तुमचं आहे तसं चोरी करू का करू नको हे सांगायचं स्वातंत्र्य उमच नाही म्हणलं हे नाही म्हणलं तुम्ही मला सांगायचं का हे तुमच्या कक्षेतली गोष्ट नाही माझ्या कक्षेतली गोष्ट आहे मी चोरी करावी का करू नाही ते माझं स्वातंत्र्य केल्यानंतर शिक्षा काय द्यायची ते तुम्ही ठराव म्हणाल आजही म्हणतात त्यांना गोष्टी करतात मी तुम्हाला सांगत नाही आजही असे लोक आहेत मी शेकडे माणसाशी बोललेली पाहतो ते तुम्ही ठराव म्हणला पण माझं असं ठरलंय आता आज कोर्टाच्या बाहेर गेल्यावर तुमचीच टोपी उडवायचं ठरलं म्हणलं ऐकाय करता स्वतंत्र आहे स्वैर वागतो जर जीव परतंत्र असतात तर स्वैर वागला असता गुरुजी तर म्हणत होते कि एका वस्तूला हात लावल्याबरोबर विंचू चावल्या इतकं दुःख फार नाही म्हणणे लोकांनी वस्तूला हात लावला कर्म जड हे काही करू शकत नाही सन्माखता झाल्या ईश्वर फळ देत नाही <laughs> मग करायला का हरकत आहे म्हणून म्हणजे जीव स्वतंत्र आहे आणि ईश्वर परतंत्र गुरु परतंत्र पुष्कळ लाट सांगितलं ऐकायचं जेवढे स्वातंत्र्य आपल्या हातलं की नाही शिष्य स्वतंत्र आहेत ते ऐकू ला काय करणारेल काही करू शकत नाही आम्ही पुष्कळ राहिला आमचा शिष्य मी तुला गुरु मान ते म्हणजे कपलते ते रंगनाथ महाराज नेहमी म्हणायचे मी कोणाचा गुरु नाही म्हणायचे मी दादांचा शिष्य आहे एवढं का हजार वेळा ते म्हणतो हे म्हणत ते मी ऐकणार नाही ते स्वातंत्र्य माझं म्हणून ते स्वातंत्र्य ते स्वातंत्र्य माझं म्हणून गमत सांगू असं घडलंच दादा रंगनाथ महाराजांना कधी शिष्य म्हणत नव्हत रंगनाथ महाराज दादा शिष्य गुरु म्हणत असल्यामुळं तो एकदा प्रसंगाचा आहे की एका ठिकाणी आजारी पडले ते एका वैद्याने चिठ्ठी आमच्या बरोबर आजारी औषध उपचार केले तर बरं होत तर दादा सारख्याची चिठ्ठी त्याला पोहोचल्यावर त्याला गगनाथ मावेनं आनंद कि एवढ्या थोर महापुरुषाची चिठ्ठी आपल्याला आली आहे म्हणून सेवेच्या बुद्धीनं तो तिथे आला सगळं झालं ती चिठ्ठी दा गुरुजीनं वाचाल गुरुजी तिथे काय गोष्ट तिथे आल्यावर त्यांनी विचारलं दादा त्या वैद्याल लिहिलेली चिठ्ठी मला मिळाली तुम्ही त्याच्यात आमच्या बरोबरचे ग्रस्थ म्हणून मी तुमचा विद्यार्थी तुमचा मी शिष्य तुमच्या पायाची धूळ मला त्याच्यात ते म्हणले बघ ते समजायचं काम तुझं आहे ते माझं आहे म्हणले स्वातंत्र्य माझं ते स्वातंत्र्य ते तुझं स्वातंत्र्य म्हणून मी वापरलं नाही तर काय तुझं स्वातंत्र्य म्हणून मी वापरलं नाही या सगळ्या विवरणाचं दाखल एवढंच आहे स्वातंत्र्य ते मी राहू शकलो पाहिजे मी घर माझं पाडवू शकलो स्वातंत्र्य ते मी मुक्त होऊ शकलो पाहिजे मी आजोग तिला होऊ शकलो स्वातंत्र्य ते मी करेल ते घडलं पाहिजे चल स्वातंत्र्य स्वातंत्र्य म्हणे सांगतो तसं बघाय काय अर्थ आहे आम्ही आमच्या मुलाला सांगतो हे तुला मी पैसे दिले, दिले। कर कर। तुला पाहिजे तसे तू खर्च कर माझे तुला का आहे त्याच्याबद्दल म्हणणे सांगेन काही नाही फक्त एवढंच आहे की संध्याकाळ हिशेव ते म्हणजे बरोबर म्हणजे काय अर्थ त्याला बाबा म्हणजे परत स्वातंत्र्य असंच सांगत होते की तुला पैसे दिले तुला पाहिजे जसं तू खर्च करिशवी डिली ठेवा तू कदा काही काळजी करू नको आणि आता तुला मुद्दाम दिले पिशवी साईल असली पाहिजे हे सगळी मुलं बाळा सगळं आपल्याबरोबर प्रपंच पण एवढंच आहे की पैशान पैसा दिला पाहिजे मात्र शेवटी म्हणजे काय झालं शेवटी एक विचारणार म झाली की विचारताच होई नवा पैसा सुद्धा पण पाया आहे आता विचित्र यांची संगती माणसानं खरोखरी करू नये पण आता त्याच्यातच जन्म आहेत आपण काय करू शकतो एक करू शकत नाही द्या गंगेला गेले की दोन पैसे द्या देवा पुढे गेले की एक पैसा ते मी त्यांना म्हणत होतो पन्नास पैसे एकदम घेऊन टाका आणि म्हणले ताक्याने काय सांगितले तुम्हाला कि तुम्हाला मागून घ्या काय तुम्ही म्हणजे जसं काही समजून आता कोण आहे बा हिथे एक उदाहरण आहे आपल्याला अरे पैसा सुद्धा आम्हाला तात्याने सांगितले की तुम्हाला मागून घ्या कारण ते चुकलं की ताज्या कामदारीत होते ना ताज्या कामदारीत होते पैसा मागितला की त्याच्यानंतर तो नदीत मागायचा नदीत <laughs> गेल्यावर पैसा मागायचा कसं घेऊन टाकायचा जेव्हा पुढे गेल्यावर दोन पैसे दाखल पाया उद्या सुद्धा <laughs> माँगता ना, माँगता ना दोन पैसे पाच पैसे दहा पैसेच लाईट निघाले तेव्हा त्याच्यात तात्याने लिहिले सुद्धा की नवीन पैसे निघाल्या म्हणून मी आता जमा करतो लिहिले असं लिहिले त्याच्यात त्यांना कंटाळाला म्हणून तर त्या सांगण्याचा तात्पर्य अर्थ असा कि तो हिशेब ठेव म्हणायचे आणि त्यानंतर सगळा हिशेब मागितला पैसा पैसा हिशेब म्हणजे परतअंतरता झाली का नाही हे सुद्धा परतअंतर उपयोगाची स्वातंत्र्य ह्या शब्दाचा अर्थ ते हा पाहिजेतच हवं तसं करता आलं पाहिजे चांगलं वाईट मध्यम सगळे प्रकार त्यात आले पाहिजे समजलं आता आपल्या हा व तुला वाटेल तसा तुरेचा याचं नाव स्वातंत्र्य बरोबर याचं नाव स्वातंत्र्य आपल्या देहाच आपण स्वस्त करून गुरुला स्वातंत्र्य दिलं पाहिजे आपल्या जीवनाचं स्वातंत्र्य देऊन शास्त्राला स्वस्त करून सांगितलं पाहिजे तू सांगशील तसं मी वापरून त्याला स्वातंत्र्य दिलं पाहिजे आपल्या हातात आपण कायदा घेतून त्याला म्हणतो तू आमच्या सारखं वा याच जमत या बोलण्यातला सारा एवढाच आहे चैतन्याचा विलास सांगताना सगळे तयार आहे संगती पटली कबो की एक आत्मस्वरूपाचा अशी इच्छा निर्माण झाली कशी एकोहम बहुते आता त्याला अशी इच्छा निर्माण झाली आपल्याला आता खेळ मोडायचा पुरे हे स्वातंत्र्य लक्षात ठेवा खेळता येतं याला स्वातंत्र्य नाही मोडता पाहिजे तर स्वातंत्र्य गुणाकार करता येतोय ये काय शहाणपणा भागाकार येतो का तर शाणपण मनुष्याने आपल्या जीवनात भागाकार केला म्हणजे ज्या दिवशी शेवट मनुष्याला भागाकार सुटेल जीवनात किती जी कर्तव्य देत श्रीकृष्ण परमात्मा त्याला म्हणायचं भागाकार तुम्हाला एक गमत सांगू का बारकावीनं बघा सगळा प्रपंच म्हणजे गुन्हा लक्ष आपण आपली मुलगी दुसऱ्याकडे देतो म्हणजे काय होतं वजा बाकी होत्या ठेवायचं दोन युनिटेशन कास्तातले कमी होतात बरं का असे कुशु तुमच कुशहाम समजे आपलं ऐकून ठेवा नुसतं की आपली मुलगी दुसऱ्याच्या खरेदीली म्हणजे आपल्या घरचं रेशन कार्डामध्ये दोन युनिट कमी होत काय झालं वजा झाली त्याच्याकडे दोन युनिट वाटतात त्याच वेळेस काय झालं म्हणजे इकडे वचाबाकी झाले तिकडे बिरीज झाले त्याला त्या दोघांना पुन्हा दोन मुलं होतात बे बे चार आता काय झालं पुन्हा झाला त्या चार मुला पुन्हा चार मुलं लग्न केली जातात चारांच्या आठ झाले पुन्हा बिरीज तिकडे कस झाले त्या चार मुला पुन्हा पाच पाच मुलं होतात वीस मुलं एका घरात बघायला लागलं तर दोनशे माणसं शंभर माणसं आपल्या शिंद ग्रंथीचा जवळ ऐंशी पंच्याऐंशी माणसं आहे हे कशाचं उदाहरण आहे गुणाकार याला भूषण इथपर्यंत ठीक आहे विरीज करता येईल वजाबाकी करता येईल गुणाकार करता येईल भागाकाराचे काय शेवट पाहिजे प्रपंचा भागाकार फक्त परमेश्वर करू शकला बाकी कोणी करू शकला अति अवघड गोष्ट आहे तिथे दादा भागाकार करू शकतो बाकी कुणी करू शकणार इथे सांगायचंय या परमेश्वराला आता दुसरी वृत्ती निर्माण काय वृत्ती निर्माण की हा सगळा खेळ नको पुरे। त्याचं स्वातंत्र्य आहे त्यांनी पुरव म्हणून ठरवलं आता त्या विकास म्हणणाऱ्याला विचारायचं हे संगती तुला लावता येते म्हणजे आम्हाला आम्हाला येतं तंतु मध्ये कार्याचा विकार व्यतिरिक्त अधिष्ठानामध्ये अध्यात्ताचा व्यतिरिक्त असावा हे त्याला सांगता येतं त्याला बरोबर सांगता येतं पुढचं सांगायचं काय आवडत नाही त्याला ज्याला विलास म्हणायचा त्याला सांगता येते असं नाही कारण सगळं तेच आहे ना आता आता आवरायचं म्हणजे काय काय त्याला उत्तर देत आहेत नेतेचे महाराज सांगतात की आपणच आपण पाहावे अशी इच्छा निर्माण झाली एक आहे अनेक व्हावे अशी इच्छा निर्माण झाली आता काय इच्छा निर्माण झाली आपण आपणास पाहू नये आता आपल्याला पाहायचं पण पुरे अशी वृत्ती हवेने शब्द लिहिलाय काय पुढे भरे हवे हवेने भरे म्हणजे हवेने युक्त झाला इच्छेने युक्त झाला कोणत्या इच्छेने मी मला आता पाहू नये आपण आपण बघू नये अशा हवेने युक्त झाल्या हो अंगाच्या शेजेवर तो भिसावा घेतो आपण आपल्या अंगाच्या शेजेवर भिसावा घेतो म्हणजे काय आता आपण तो अधिष्ठान ठेवू ना द्रष्टा ना दृश्य ना दर्शन द्रष्टा दृश्य आणि दर्शन त्रिकोटी पूर्ण नाहीशी करून आपल्या स्वरूप महिमेमध्ये तो राहतो हे त्याचं थोडक्यात उत्तर आहे हा विलय जमला पाहिजे मग मग माते ह्या न देखावी ही भरे हवे तरी अंगाची अंगाचे सेजेवर घेतो सेजे त्याचं कारण आहे स्वतःच्या अस्तित्व कोणाच्याही अस्तित्वावर अवलंबून नसल्या कारणाने तो अनाश्रित आहे सगळ्यात सगळ्यात अनाश्रित कोण देव त्याचा कोणी आश्रय नाही त्याचाच म्हणायचा झाला तर आतापर्यंत आपण बोललो त्या पद्धतीने आध्यात्मिक संबंध पत्करून सगळ्याला आश्रय असा तो निराधार कोण आधार असणार म्हणून तो आपल्या मोहिमेत दिसावाधिष्ठान रूपाने राहतो ज्ञाना ज्ञानातीत द्रष्टा दृश्याहून अतीतमात्र रूपाने तो राहतो हा त्यातला मूळ अर्थ आहे मिठी पडली रिंगणी आता दृष्टी आहे विस्तार कसा होतो आणि आपल्या स्वरूपाने कशी राहते आता आपल्या मनात आला आपण डोळे उघडले एवढा सरळा पसारायला दिसतो ठरवलं की डोळे मिटून बसायचं बंद होतो ते साई दृष्टी कुठे जाते ही दृष्टी पापण्यांची मिठी उघडल्यानंतर म्हणजे पापण्या उघडल्यानंतर बाहेर जाते शिदिपर्यंत सगळ्या पदार्थांना पाहते आपल्याला असं वाटलं आता बघू नये आपण डोळे मिटले की मिटल्याबरोबर ती दृष्टी जशी आपण आपल्या स्वतःच्या स्वरूपातून सामावून जाते तिला अडचण पडत नाही त्यांना ठेवा एवढी मोठी विस्तार पावलेली नजर आता डोळ्यात कशी व्हावायची कशी पसरली तशी व्हावायची तत्काय मोठा उघडायचा ते अवघड नसतं <laughs> शितीच्यापर्यंत वृत्तीला विस्तार पावायला येतो ती विस्तार पावलेली वृत्ती नजर दृष्टी ही जशी आपल्या स्वतःच्या अंगीत जशी सामावून जाते लयाला जाते त्याप्रमाणे हा परमात्मा एवढ्या वाढ विस्ताराला पावलेला जगदरूपी दृश्याच्या रूपाने विस्तार पाहू नये आपण आपल्याला पावला आता पाहू नये असं वाटलं आपल्या स्वरूपामध्ये तो जोपायला येतो जो जो विसावा घ्यायला येतो विश्रांती घ्यायला येतो त्याला विश्रामधाम म्हणून वेगळं द्यायचं कारण नाही तो स्वतः टाकवारी विश्रांती स्वरूप असल्या आपल्या स्वरूपामध्ये विसावा घेतो त्याला अंगाची अंगावर झोपणारा तो झोपायचा हंतरून तो आणि झोपल्यानंतर विसावा घेणारा तो विश्रांती तो सगळ्या तोच त्याच्या व्यतिरिक्त तो दुसरं काय मी याला म्हणायचं आधी स्थान मात्रावशेषकू वाद काय उदय झाल्यानंतर हा सूर्य समुद्र संपूर्ण असा उसळून येतो त्या दिवशी त्याला भरती येते ठीकच आहे पण ज्यावेळी चंद्राचा उदय झालेला नसतो अजून तो, तो उदयाला आलाच नाही अशा वेळी समुद्र जसा आपल्या ठिकाणी परिपूर्ण त्याच्यामध्ये कुठेही खळगी असत नाही तो आपल्या अंगाने जसा परिपूर्ण असतो त्याप्रमाणे हा परमात्मा एवढा केला नाही तरी आपल्या अंगाने पूर्ण आहे पूर्न पूर्न पूर्ण पूर्ण मादाय पण अवशेष सगळ्यांचा बाध झाला तरी एकमेव अद्वितीय परमात्मा जसाच्या तसा पूर्ण राहतो त्याच्यामध्ये अपुरेपणाची हुरहोर कुठेही काना कोपऱ्या शोधून सुद्धा सापडायचे कारण तो सुखरूप आहे तो तो ना इंद्रिया तस प्रज्ञा प्रतिष्ठिता ज्याची बुद्धी ब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी चिर प्रतिष्ठित झाली त्या महापुरुषाची इंद्रिये त्याच्या इच्छेप्रमाणे पसरली जातात व त्याच्या इच्छेप्रमाणे तो आवरतो ती आवरली जातात त्याच्या आज्ञेमध्ये जयाची आज्ञा आपण श्रीव आहे अंतस्करण ज्याची आज्ञा अंतस्करण शिरसा बंद करून असत आणि अंतस्करणाच्या ताब्यात असलेले बाकीचे सगळे इंद्रिय ही जशी त्याच्या आज्ञे काचतात त्या काचवीला आपल्या अंगांचा अवयवांचा विस्तार करावा वाटला तरी खुशाल विस्तार करते स्वच्छ त्याच्यामध्ये त्या पाण्यामध्ये विहार करते आणि त्या कासवीला असं वाटलं की आपल्या अवयवांचा विस्तार आपण आता आवरावा तर ती सहजगत्या आपल्या ठिकाणी जास्त जागा लागत नाही आता कुठे आवरून कुठे जायचं ती कुठे नाही जिथून पसरली तिथे तिच्याच अवयवांचा विसर दिसतात तिच्याच अंगामध्ये अंगापासून झालेला ती आवरताना तेवढा अवयवांचा विस्तार कासवी जशी आपल्या ठिकाणी आवरून घेते त्या पद्धतीने या संपूर्ण जगताविषयीचं आणि वर्णन लक्षात ठेवायचं परमेश्वराच्या मनात आलं की तो वाढ विस्तार करतो नाही तर आवर्गत या रूपात नाही समजलं ना तर परवा एका रूपात आपल्याला भूत भरतृतने प्रभवेष्णू च मायाविशिष्ट परमेश्वर त्याच्या मनात ज्यावेळी प्राणी कर्म सापेक्ष जगद उत्पत्तीचा संकल्प होतो जगद उत्पन्न करतो त्याला असं वाटलं यांचं भरणपोषण करायचं मायाविशिष्ट परमेश्वराच्या रूपाला आता आपल्याला जर सांगायचं जे स्वरूप आहे ध्रमात्र जे स्वरूप आहे त्या दृंग्र स्वरूपाच्या ठिकाणी द्रष्टा दृश्य दर्शन भाव निर्माण झाला इतका वाढ विस्तार झाला अनंत द्रष्टे अनंत दृश्य अनंत दर्शन घडली आणि आता त्याला असं वाटलं की आपण आता आपल्याला पाहू नये अनंत त्या अनंत दर्शन सगळी दृश्य व द्रष्टा ही त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सदाचित विलयाला जातात कारण द्रष्टा व दृश्य आणि दर्शन या तिन्हीला त्या अधिष्ठाना व्यतिरिक्त जेव्हा तुम्हाला प्रती येत होती तेव्हाही स्वतंत्र सत्ता नव्हती आता नाही हे म्हणून सांगितलं तर त्यात काय विशेष आहे स्वाभाविक आहे आणि त्या स्वरूपाच्या ठिकाणी या गोष्टी संभवत नाही जग जीवनी भव्यश प्रभकृत कृत्वत एवढ्यासाठी आविर्भाव उत्पत्ति प्रलयो मत पंचदशी कार स्वतः विद्यारण्य स्वामी असं सांगतात कि या परमेश्वराला जगदिवनी जगत कारण असं म्हणतात का म्हणतात त्याच कारण त्यांनी उत्तर दिले की या जगताच्या उत्पत्तीला आणि जगताच्या विनाशाला तो कारण होतो म्हणून याला काय म्हटलं जाते की तू जगत कारण पण जगत उत्पत्ती आणि जगत प्रलय म्हणजे काय हो तर त्याचं उत्तर त्यांनी आविर्भाव तिरोभाव आविर्भाव तिरोभाव आहे गुप्त होणं प्रगट होण आहे ह्याच्यामध्ये उत्पत्ती विनाश नाही आविर्भाव तिरोभाव ज्याला समज जाते महाराज म्हणतात त्याला उत्पत्ती प्रलयो मतो त्याला उत्पत्ती प्रलय असं म्हणत असतात पण माझ्या मताने उत्पत्ती प्रलय म्हणजे आविर्भाव तिरुभाव आहे आविर्भाव तिरुभाव शब्दाचा अर्थ असा आहे काय विशेषता त्याच्यामध्ये एवढे प्रगट होण गुप्त होणं प्रगट होण गुप्त होणं एवढंच आहे त्याप्रमाणे चिन्मात्र रूप असलेला गृंगमात्र असलेला द्रष्टा दृश्य दर्शन या त्रिपुटीहून विवर्जित असलेला आत्मा द्रष्टा दृश्य दर्शन भावाला प्राप्त झाला त्या त्याचा आविर्भाव झाला समजायचं आणि आता त्यावेळी तो विलय करतो त्यावेळी त्याचा आत्म झाला असं समजायचं आत्मस्वरूपामध्ये रतीमात्रद्वैत निर्माण होत नाही त्याच्या स्वरूपामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार निर्माण होत नाही निर्विकारत्व कायम ठेवणं हे यातलं व्रत अवशेची दिवशी सतरावी अंशी जैसे शशी होईल सतराव्या कलेने संपन्न असलेला एकट्या रूपाने राहिलेला हा चंद्र अवसेच्या दिवशी जसा सतराव्या कलेत राहतो म्हणजे काय राहतो निजस्वरूपात सदाचा त्याच जे त्या निजस्वरूप आहे ते सतरावी सोळा कला येताच जातात पण येताच जातात कुठे ही जे कोणती तरी जागा असली पाहिजे त्या जागेच नाव आहे सतरावी कला तेच आहे चंद्राचं मूळ मुख्य स्वरूप त्या निजस्वरूपामध्ये सोळा कला येतात तेव्हा त्या सोळा कलांनी परिपूर्ण होतो सोळा कला निघून जातात तेव्हा तो आपल्या निज स्वरूपात असतो त्याप्रमाणे या आत्मचंद्राच्या द्रष्टा दृश्य दर्शन रूपी या कला जेव्हा येतात तेव्हा तो पूर्ण विस्ताराला पावलेला असतो या आत्मचंद्राच्या या कला नाहीशा होतात तेव्हा आत्मा आपल्या निज सतराव्या जीवनकलेने शिल्लक असतो त्यावेळी त्याच्या ठिकाणी या कोणत्याही कला नसतात तैसे दृश्य जिंचा दृष्टी पडली महाराज म्हणतात की हा जो आत्मा हा दृंगमात्र असलेला चिन्हेरी भरीव ज्ञान मात्र असलेला भरीव ज्ञान रूप असलेला हा आत्मा द्रष्टेपणाने ज्यावेळी अभिव्यक्त झाला आपणच आपल्याला पाहण्याची इच्छा निर्माण करून ज्यावेळी तो द्रष्टा बनला आणि दृश्यापर्यंत जाऊ लागला नवे नवे देण्या घेण्याचा व्यवहार केला या काय देण्या घेण्याचा व्यवहार केला किती देण्या घेण्याचा व्यवहार केला अनंत दृश्य निर्माण करून त्या दृश्याच्या दर्शनाने त्या दृश्याने याला संतोष दिलेला आहे आणि या द्रष्ट्याने अनंत वेळा त्याची दर्शन घेतलेली आहे म्हणजे देण्या घेण्याचा व्यवहार म्हणजे इथे हा देण्या घेण्याचा व्यवहार काल सांगितलेला हा व्यवहार एवढा मोठा घडला एवढ्या दृष्ट्यावर व्यवहार घडून त्या दृष्ट्यावर दृश्याला जिंकले जिंकल्यामुळं त्या जिंकलेपणाचा आळा ज्ञानेश्वर माउली म्हणते त्याने जिंकलं नाही त्याने हे पाहिलं नाही पण त्याला दृश्याला जिंकलेपणाचा आळ आला आरोप आहे हा लक्षात ठेवा आरोप शब्दाचा अर्थ असाय आळ आलेला आहे आणि हा आळ आलेला जिंकलेपणाचा जो आळ आहे हा आळ आपल्या स्वतःच्या ठिकाणी ओहटणे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो आळही ओहटला अगोदर आला होता तो आळ होता गेला तो आळ गेलाय ओहटणे आळाचं आणि बरती तरी आळाचीच आरोप आहे भरतीचा आरोप ओढण्याचा आरोप दोन्ही निवृत्त झाल्यानंतर मूळच जे त्याचं रूप आहे सद्रूप आहे की जे अत्यंत निर्विशेषे सत्य की ज्याच्यामध्ये सत्ता सुख आणि प्रकाश याच्याशिवाय दुसरे कशाच ही अस्तित्व नाही असा अद्वैय स्वरूपाचा तो असल्या तो आपल्या स्थितीने स्वरूप स्थितीने कायम राहतो अनादिकाला आहे आत्ता आहे असाच कायम राहील असं त्याचं स्वरूप असल्या कारणाने संपूर्ण पटाचा जसा संकोच होतो त्याप्रमाणे या सगळ्याचा संकोच होतो पटाची घडी अशी वयो घडी उकलली जाते घडी जा उकल जाते घडी उकलणे विस्तार होणे घडी आवरणे संकोच होणे वस्त्राची घडी जशी उकलावी आणि पुन्हा घडी करून ठेवावी त्याच पद्धतीने प्राणी कर्म क्षय संकोचित पटो यथा ज्याप्रमाणे पट संकोचित होते त्याप्रमाणे प्राण्यांच्या कर्माचा संकल्प संपला प्राणी कर्म फलोनुक झाले ते संपलं की पुन्हा प्रलय करतो या दृष्टीने जसा उत्पत्ती आणि विनाश म्हणजे आविर्भाव तिरोभाव आहे त्याप्रमाणे तिथे त्रिपुटीचा विस्तार आविर्भाव आहे त्रिपुटीचा विलय तिरोभाव आहे भाव स्वरूप केवळात स्वरूप उर्वरित राहत आणि ते आपल्या स्वतःच्या महिमेत सदाचा विसावा घेत बघ आपण आपण पाहू नये अशी इच्छा उत्पन्न झाली असता आपल्याच अंगाच्या शेळेवर विश्रांती पाहतो म्हणजे अधिष्ठान लुकोत म्हणजे दृष्टी जशी आपल्याच ठिकाणी चंद्राचा उदय नसताना समुद्र जसा आपल्याच ठिकाणी परिपूर्ण असतो अथवाचा स्वेच्छेने त्याविषयी परिश्रम होत नाही अथवा अमावस्येच्या दिवशी चंद्रदसा सतराव्या कलेूपात प्रवेश करून राहतो त्याप्रमाणे द्रष्ट्यावर दृश्य जिंकल्यामुळे जिंकलेपणाचा आणि आरोप आहे सुद्धा आपले असे तो ही कायम ही कायम आता हा एवढा सगळा व्यवहार सांगून सुद्धा परमार्थ दृष्टीने जर बघायचं सूर्याला जो मी विचारलं तो म्हणतो माझ्या लेखी अंधार नाही हा व्यवहारच घडला नाही म्हणतात परमार्थ का शेवटचा सिद्धांत सांगतात सहजे आवळीची आहे तरी कोणा कोणाकोण पाहि ते दे न देखणीचे आहे स्वरूपित्रा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात संपूर्ण जगत जर अंगान आणि मूळच जर ब्रह्मरूप आहे तर त्या ब्रम्हूप कोणी पाहतं कोणाला पाहतो पाहण्याचा व्यवहार घडण्यासाठी परिचिन्नता नको का दृश्य आहे मी द्रष्टा आहे आणि दर्शन मग घडत असत ज्ञानाचा नियम असाय कि ज्या पदार्थाचे ज्ञान होते तो पदार्थ देशकाल वस्तू मर्यादित असतो आत्मा तर अपरिचिन स्वरूपात आहे आणि त्याच्या सत्तेमध्ये दुसरा पदार्थ होत नाही असा एकमेव सभराभरित होत्रोत असा जर घनदाट एकच परमेश्वर आहे आणि संपूर्ण जगत म्हणून ज्याला तुम्ही समजता हे आघवेचे आहे काय सहजे हे आघवेचे ब्रह्म आहे संपूर्ण हे जग जर अंगाने कशी संभवेत आणि जर त्रिपुटीत संभवत नाही तर कोणा पाहे आणि कोण पाहे कोणाला पाहणार आणि कोण पाहणार कोणाला पाहणार म्हणजे विषय कोण आणि कोण पाहणार म्हणजे विषयाचा द्रष्टा कोण म्हणजे दृश्य कोण व द्रष्टा कोण दृश्याचीही सिद्धी होत नाही दर्शन दृश्याची त्याच्यावर द्रष्ट्याची सिद्धी होत नाही दोघांची सिद्धी झाली नाही म्हणजे मधलं दर्शन त्याहून सिद्ध होत तिघांची सिद्धी घडत नसल्या कारणाने महाराज म्हणतात इथे देखणेपणा दृश्य कोणी नाही देखण्याला तो पाहणारा पाहणेपणा त्या ठिकाणी नाही म्हणजे दृश्य नाही दृश्याच्या सापेक्ष द्रष्टा नाही आणि द्रष्टा नाही म्हणून द्रष्ट्याच्या ठिकाणी द्रष्टृत्व नावाचा जो धर्म आहे देखणेपणा नावाचा जो धर्म आहे तोही धर्म तिथे नसतो म्हणजे दृश्य धर्म नाही दृश्यत्व धर्म नाही द्रष्टृत्व धर्म नाही दर्शनत्व ज्ञानत्व धर्म नाही आणि या तिन्ही धर्माहून विवर्जित असणारा केवळ देखणे रूप नामात्र ज्ञानस्वरूप असा आत्मा जसा उर्वरित अधिष्ठान रूपाने असावा अशा स्वरूप स्थानावरच अशा स्थितीला या जागेला या अवस्थेला आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याची जी स्वरूप निद्रा ती त्याची योग निद्रा आहे ही ज्ञानेश्वर महाराजांची एक अद्वितीय गोष्ट आहे काय अद्वितीय गोष्ट आहे ज्ञानेश्वर महाराजांनी योग निद्रेच अनेक ठिकाणी अनेक प्रकारांनी वर्णन केलंय आणि योग निद्रा हा ज्ञानेश्वर महाराजांचा एक आवडता शब्द आहे आवडत्या शब्दांच्या यादीमध्ये या शब्दाचं जर स्थान दिलं नाही ते नाव जर घातलं नाही तर ती यादी अपुरी राहील अशा प्रकारचा हा शब्द आहे या योग निद्रेच्या एक मोबी तुम्हाला जाता जाता चिंतनीय म्हणून आपल्या पुढे मांडतो आणि या योग निद्रेविषयी तुमच्या लक्षात येईल असं चिंतन सांगतो हे योग निद्रा म्हणजे परमेश्वराच्या या योग निद्रेची बरेच आता त्यातला मुख्य पहिला व्यवहार ता करायचा ठरला तर ज्ञानेश्वर मौली एका ठिकाणी असं म्हणते विश्व विकसित मुद्रा जया चोडवी तुझी योग निद्रा म्हणजे गुरु गुरु संपूर्ण गुरुभक्ती आहे गुरुभक्तीत ज्ञानेश्वरीचा प्रारंभ आहे गुरुभक्तीत ज्ञानेश्वरी चा शेवट आहे आध्या म्हणजे उपक्रम आहे उपसंहार आहे दोन्हीची एक वाक्यता आहे आणि मधून मधून पावलो पावली मंगलाचरणा आपण वाचा ती गुरूंच्या नमना विषयी इतक्या विनम्रतेने इतक्या उच्च कोटीच्या पद्धतीने साहित्य तत्वज्ञान अनुभव सगळ्या गोष्टी त्यामध्ये त्यांनी ठेवल्या कि मला विचारलं ज्ञानेश्वरी आम्हाला सांगा तर त्याला सांगायचं फक्त मंगलाचरण वाचायची म्हणजे ज्ञानेश्वरी आणि बाकीची सगळी सगळे भावार्थ तिथे म्हणजे काय सांगितलं तुम्ही अरे त्याचा अर्थ आता आहे की भगवंताच मनोगत खुलासेवा अगदी पदाची कर कोर न सोडते ते सोडे ते पुढचं व्याख्यान त्यांना जे काही सांगायचं होतं स्वतःला जे अनुभव अमृतात ते सगळं त्या मंगलाचरणात सांगितलं तुम्ही सगळी मंगलाचरण एकत्र करा अमृत अनुभवात आणि त्याच्यात तुम्हाला फरक दिसणार सगळी मंगलाचरण जर तुम्ही एकत्र केली तर अमृत अनुभवातून त्यात काही फरक नाही हे सिद्धांत तिथे मांडले ते सिद्धांत इथे मांडलेले मां मां असं तुम्हाला दिसून येईल सुरुवात करेल असं तुम्हाला सगळीकडे दिसून येईल तिथे महाराज असं म्हणतात विश्व विकसित मुद्रा जया सोडवी तुझी पहिल्यांदा विचार आपल्याला करावा लागेल आणि योग निद्रा विश्व विकसित मुद्रा सोडवी असा जर आपण विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की ज्ञानेश्वर महुदी असं म्हणते विश्वरूपाने विकसित झालेली जी आकार आकृती ही आकृती त्या योग मोडते निद्यावस्थेमध्ये योग निद्रा तुझी होती साम्या ती, ती साम्यावस्था समस प्रधान असलेली तुझी जी ती प्रकृती कि जिच्यामध्ये संपूर्ण जगत सूक्ष्म रूपाने विलियाला गेलं होतं त्या विलयाला गेलेल्या त्या तुझ्या स्थितीला योग निद्रा ती योग निद्रा ही मुद्रा सोडवते म्हणजे काय ती योग निद्रा या विश्वविकसित मुद्रेमुळे मोडते म्हणजे नष्ट होते म्हणजे कारणावस्था नष्ट होऊन कार्यरूपाने हे जगत निर्माण होत ती कारणावस्था म्हणजे योग आता उलट योग निद्रा विश्वविकसित मुद्रा मोडते सोडवी म्हणजे विश्वाच्या रूपाने झालेला हा जो वाढ विस्तार ती तुझी योग माया की तिच्या जर मनात आलं अर्थात तिला म्हणजे माया विशेष असं वाटलं तर तुझी ती योग माया म्हणजेच कोणी एक प्रकारची निद्रा ती या विश्व रूपाने आकार पावलेल्या विस्ताराला मोडते जे नाही करते म्हणजे नष्ट करते म्हणजे कार्यावस्थेला कारणावस्था म्हणजे कारणावस्था नष्ट होऊन एकदा कार्यावस्था प्राप्त होती कार्यावस्था नष्ट होऊन कारणावस्था प्राप्त होती याला म्हणायचं काय योग निद्रा ज्ञानेश्वर महाराजांना त्याच्या था पुढे सांगायचं ह्या दोन योग निद्रा इथे महाराजांना सांगायच्या नाही जरी याचा हा अर्थ संभवतो तरी ज्ञानेश्वर महाराजांना या दोन प्रकारची योग निद्रा इथे सांगायची नाही कोणती योग निद्रा सांगायची ज्ञानेश्वर महाराजांना आता योग निद्रा अशी सांगायची कि तिसर प्रकरण चौथं प्रकरण आणि पाचवं प्रकरण या तीन प्रकरणाचा आपण विचार करा या तीन प्रकरणामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी असं लिहिलंय की ज्ञान आणि आज्ञान याहून भिन्न असणारं जे स्वरूप मात्र स्वरूपभूत ज्ञान त्याचा जर आपण विचार केला तर व्यक्तिगत दृष्टीने अहम ब्रह्मात्मित्याकारक वृत्ती म्हणजे सम व्यदृष्टीने व समष्टी दृष्टीने ज्ञानरूप असल्या तरीक्षा असल्या कारणाने अज्ञान सापेक्षा असलेल्या या, रूप या व्यस्टिसमष्टी रूपी ज्ञानात्मक असलेल्या वृत्ती म्हणजे वृत्ती ज्ञान या दोन्हीचा परित्याग करून याचा अधिष्ठान रूप असणार स्वरूपभूत ज्ञान ते स्वरूपभूत ज्ञान म्हणजे योगने वा ज्ञानाचे स्वरूपे होऊ जायचे ही जी, जी, जी ही योग निद्रा आता आपल्याला सांगायची ती स्वरूप निद्रा म्हणजे ही अशी योग निद्रा म्हणजे ही अशी की जीव ब्रम्य ज्ञान आहे ज्यावेळी मनुष्य संपन्न होतो किंवा ज्यावेळी मनुष्याला आपल्या चित्ताच त्या परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी मागे सांगितलेल्या हरिकृपा गुरु कृपा शास्त्र कृपा आणखीन काही असलं तर हे सगळं करून ज्याच झालेलं आहे आणि त्यामुळे स्वरूपाच्या ठिकाणी सम्यक आधान झाल्या चिरस्थिरीकरण घडलेलं आहे असल्या प्रकारच्या समाधीमध्ये संपूर्ण विश्व हे बाधित होणं हे योग विश्वाला विश्वाकृतीला विश्व विकसित मुद्रा ओडी कोण मोडी ही योग निरा स्वरूप स्थिती याला बाधित करतात म्हणजे मोडते आणि याला बाधित केल्यानंतर बाधा संपूर्ण व्यवहार घडत असताना या व्यवहाराला स्वतंत्र या व्यवहारामध्ये अजूनही तो व्यवहार घडत नाही आत्मस्वरूपाच्या दृष्टीने मिथ्या असं समजणं याला बाध म्हणतात प्रतिती खाली त्याच्या विषयीचा नाहीचा निश्चय असण यालाही बाध म्हणतात या योग निद्रा शब्दाचा अर्थ असा घ्यायचा या संपूर्ण त्रिपुटीचा बाध तर ठीकच आहे पण बाध या शब्दाने आता ही योग निद्रा अशी सांगायची कि या त्रिपुटीचा प्रेकालिक अत्यंत अभाव आहे म्हणजे काय अधिष्ठान मात्र अवशेष याचा हा पदार्थ अध्यस्त असल्या कारणाने याचा त्रैकालिक अत्यंत अभाव हा अधिष्ठान रूप होणार कारण अध्यक्ष पदार्थाची निवृत्ती व अध्यक्ष पदार्थ प्रतिती काली प्रतितीपूर्वी नंतर आणखीन काय काय तुम्हाला प्रकार आठवले तर अधिष्ठाना व्यतिरिक्त त्याला स्वतंत्र सत्ता नसल्या कारणाने तो तद्रूपच असतो अध्यक्ष अधिष्ठान रूप असतो या न्यायाने या त्रिकोटीला अधिष्ठान रूपच आहे आणि त्या केवळ अधिष्ठान मात्रा व शेषातच स्वरूप स्थिती म्हणतात ते फक्त शिल्लक राहणं आता तिथे प्रमाण नाही प्रमेय नाही ज्ञान नाही अज्ञान नाही द्रष्टा नाही दृश्य नाही द्रष्टा दृश्यावर अवलंब अस्ञान व त्या ज्ञानाच्या सापेक्षा आता सांगितलेलं अहम ब्रह्मातलेलं व्यक्तिगत वृत्ती ज्ञान व संपूर्ण जगत खलविदम ब्रम्ह अशा प्रकारची जी समष्टी रूपाची वृत्ती ज्ञानाची स्थिती असं उभय रूपाचं वृत्ती ज्ञान व तत्सापेक्षा असलेलं अज्ञान किंवा अज्ञान सापेक्षा असलेल्या दोन प्रकारचं ज्ञान वृत्ती ज्ञान या दोन्हीहून विवर्जित असणार जे भरीव ज्ञान की ज्याला सत्ता स्फूर्ती आणि सुख हे एकरूप रूप म्हणून प्रतिपादन केलेलं आहे ज्याच्यामध्ये एक जिनसी पण आहे अखंडार्थ एक रथ असं ज्याला म्हणता येईल ते जे स्वरूप आहे ते शिल्लक राहणं या अधिष्ठान मग अकरा अवशेषाला ज्ञानेश्वर माऊली म्हणते योग हे योग फक्त शिल्लक राहते बाकी काही शिल्लक राहत हे सर्व जगत दोन ते ब्रह्मरूप आहे म्हणून तेथे कोणी कोणास पाहावयाचे आहे पण देखणे न देखणे पणा विरहीत देखणे पण आले अधिष्ठान आहे देखणे पण न देखणे पणात देखणेपणा दृश्य त्या दृश्याच्या अपेक्षा द्रष्टा आणि त्या दृष्ट्याच्या ठिकाणी आलेला जो द्रष्टेपणा या दोन्हीहून विवर्जित असलेला जो देखणेपणा की जो अंगता आहे अंगभूत आहे त्या अंगभूत देखणेपणाने शिल्लक राहणे उर्वरित राहणे अवशिष्ट राहणे तदेको वशिष्ट शिव केवल केवलोहम तर एका अवशिष्ट शिव तो अवशिष्ट राहिलेला आहे केवळ आहे कल्याण आहे या सर्वांचा बाद झाल्यानंतर असा रा अवशिष्ट राहणारा जो निर्विशेष सत्सामान्य बाग त्याच नाव आहे योग निद्रा अशा स्वरूपावस्थानाच योग निद्रा म्हणतात असं स्वरूपावस्थान असण असं स्वरूपानं सदाच असणं की ज्या असण्याला सिद्धी करण्याला दुसरा कोणी लागत नाही ज्या असण्यामध्ये दुःखाचा लेख नाही ज्या असण्यामध्ये द्वैताचा लेख नाही वारा नाही असं सत हे आनंद अद्वै त्या असण्याचं नावा योग निद स्वरूप स्थिती हीच योग निद्रा अनुभवामृतातली अंतिम स्थिती आहे किंवा अनुभवामृत म्हणजे काय हे योग निद्रा म्हणजे अनुभवामृत किंवा अमृत म्हणजे योग निद्रा ही गोष्ट ज्ञानेश्वर महाराजांनी इथे प्रतिपादन केली आता अनेक वेळा ही गोष्ट सांगतील की योग निद्रा म्हणजे आता सांगितलेल्या जरी योग निद्रा शब्दाचे अर्थ संभोवत असले तरी या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांना या योग निद्रा शब्दाचा हा अर्थ मान्य की जिथे ना हम ना तुम दफर गुम तिथे काही नाही आणि काही नाही असं म्हणायचं नाही कारण ते सत आनंद आणि रूप असल्याने अवाच्य अज्ञेय अशा प्रकारचे स्वरूप स्थिती राहणं म्हणजे म्हणतात बाकीचा विषय आपण गोरदारी विठ्ठल कुंडली गोरदारी विठ्ठल All right. आता हे जे स्वरूप निद्रा म्हणून सांगितले योग निद्रा म्हणून जे सांगितले की ज्याचं स्वरूप न देखणे हे आहे अशी हे न देखणे रूप असलेली जी निद्रा ती नको मी आता मला स्वतःला पाहावं मी एक आहे तो अनेक रूपाने व्हावं मी मला पाहावं अशी जर वृत्ती तिथे निर्माण झाली <coughs> तर मग ज्ञानाचा व्यवहार कोण करणार कसा करणार असं वाटेल तरी पण महाराज म्हणतात हा व्यवहार ज्ञानाचाच व्यवहार असल्या कारणाने हा सहज रीतीने त्याच्या ठिकाणी होऊ शकतो तोच स्वतः होतो म्हणजे व्यवहाराला विषयही तोच होतो सहज रीतीने हो आतापर्यंत आपण जे वर्णन ऐकलं ते वर्णन द्रष्टृत्व कसं आहे त्याचं स्वरूप कसं आहे हे आपण समजून घेतलं पण दृश्य व्यवहार कसा हा एवढा सगळा विस्तार पसाराचा होतो कि म्हणा आणि दर्शन त्रिकुटी कशी आता जर मनुष्याच्या मनात संदेह हो येईल तर त्याचं उत्तर हे देतात कि त्याला अशी वृत्ती निर्माण झाली मी एक आहे मी एकटा आहे तो बहुरूपाने व्हावं मी मला स्वतः पाहावं मी मला आणि स्वतः दृश्य व्हावा असं जर वाटलं तर तो स्वतःच स्वतःला पाहायला प्रवृत्त होतो हा ज्ञानाचा व्यवहार करतो <kokes़ाँ> आणि असं करावं असं वाटलं आपणच आपल्याला पाहावं वाटणं म्हणजे ज्ञानाचा व्यवहार करावा वाटण ज्ञान आणि ज्ञानाचा व्यवहार सुख आणि सुखाचा व्यवहार परमात्मा सुखरूप आहे ज्ञानरूप आहे त्याचा व्यवहार नाही परमात्मा सुखरूप असून जसा सुखाचा व्यवहार नाही तसा तू ज्ञानरूप असूनही त्या ज्ञानाचा व्यवहार नाही अस्थिरूप असून त्या अस्तित्वाचा व्यवहार नाही पण त्याला ज्ञानाचा व्यवहार करावा वाटला याच नाव त्याला आपण आपल्याला पाहावं वाट पाहावं वाटण्या शब्दाचा इतकाच अर्थ आहे <coughs> गुरुजी नेहमी म्हणत असत कि मनुष्याने आपल्या सुखरूप स्थितीचा परित्याग केला तर फार फार तर व्यवहार्य सुख म्हणजे सुखाचा सुखा व्यवहार व्हावा दुःख होऊ नये मनुष्याच्या चुकीच्या वागण्याचं चुकीच्या समजुतीचं दुःख म्हणून तर त्याला शास्त्रामध्ये दुःख हे अनिरोवचने उत्पन्न होऊन अशी त्याची संगती दिलेली आहे पुढे आपल्याला त्या संगतीकडे जायचं नाही दुःख होऊ नये झाला तर फक्त सुखरूप होता तो सुखाचा व्यवहार त्याप्रमाणे हा ज्ञानरूप असलेला न देखणं टाकून आपण आपल्याला पाहावं असं जर त्याला वाटलं याचाच अर्थ असा की ज्ञानाचा व्यवहार व्हावा ज्ञानाचा व्यवहार या शब्दाचा अर्थ इतकाच आहे तुम्ही ध्यानात ठेवा नाही तर काय होईल आपण व्यवहार म्हणजे आपल्या बाकीच्या बाहेरच्या क्रिया ती क्रिया इथे घ्यायची नाही दृश्य क्रिया अगदी फार तर आपण डोळ्यानं पाहतो एवढी क्रिया इथपर्यंत ह्याच्यापेक्षा पुढे जायचं नाही द्रष्टा दृश्य आणि दर्शन यांच्यामध्ये होणारी जी दर्शन क्रिया यालाच म्हणायचं ज्ञान व्यवहार ज्ञानाचा व्यवहार म्हणजे ज्ञानाचा बाजार मांडायचा असं त्याचा नाही झाली विद्येचा पसारा अज्ञानाच्या जा लक्षणात जायचं ज्ञानी पुरुषाच्या लक्षणामध्ये सुद्धा आपल्या अव्यवहार्य परित्याग करून व्यवहार दशेमध्ये मी मला पाहावं असं वाटलं असंही समजतो मी मला स्वतःला पाहावं ती स्थिती असा नको असं जर वाटलं तर त्याचा अर्थ मी माझ्या ज्ञानाचा व्यवहार करावा असा वाटला तरीही करता त्या ज्ञानाच्या व्यवहाराला कारण दृश्यविलास हा टाकून त्याने जर असं ठरवलं की मी माझ्या सुरुपस्थितीत राहतो अशी जर त्याला इच्छा निर्माण झाली तर त्या आपल्या वाचित अशा अवस्थेला तो सहजच प्राप्त होतो कारण निज रूपाने सदा राहणार असल्या कारण त्या स्वरूपात राहतो प्रयत्ना विना तो आपल्या स्वरूप स्थितीत राहू शकतो त्याला असं वाटलं की दृश्य विलास करावा म्हणजे तो आपल्या स्थितीत राहू शकतो निजस्वरूपाने असू शकतो अगदी त्याच पद्धतीने त्याला असं वाटलं की आपण अभिव्यक्त व्हावं आपणच आपल्याला पाहावं ज्ञानाचा व्यवहार करावा तो तो त्रिकुटीच्या रूपाने होतो म्हणजे त्रिकुटीचा परित्याग करून दृश्यविला परित्याग करून आपल्या स्वस्वरूपाच्या अभाव कालात आपण आत्मा स्वतः घरी व ज्ञान मात्र रूपतेने राहतो व स्वतःच राहतो अभिद रूपाने राहतो वेदाचा तिथे लेख नसतो त्याला असं वाटलं की आता आपल्या स्वरूप स्थितीचा परित्याग आपण आपल्याला पाहावं म्हणजे ज्ञानाचा व्यवहार करावा एवढंच जर त्याला वाटलं तर ज्ञानाचा व्यवहार करण्यासाठी सुद्धा त्याला आणण्याची कोणाचीही गरज नाही तो सहजच विषय होऊन दृश्य द्रष्टा आणि दर्शन या रूपाने असतो असा या म्हणण्याचा अर्थ आहे किंवा आता ही आहे म्हणजे व्यवहाराच्या भाषेत न देखणी आहे ते लखो मी आपल्यासच पाहावी किंवा जादाचा व्यवहार करावा असे वाटले तरी पण त्याचे जादाचे व्यवहार विषय सहज रीतीने तोच होतो त्यालाही विषय सहज रीतीने तोच होतो तो, म्हणजे कारण स्वभिन पदार्थच नाही तर त्रिकुटी त्याच्यावरून होणार कशी त्रिकुटी नावाचा स्वतंत्र पदार्थ असा स्वतःच्या अस्तित्वाने असूच शकत नसल्या परमात्मा त्या तिन्ही रूपाने नटतो व्यवहार करतो असा त्याचा इथे ज्ञानरूप होता ज्ञानाचा व्यवहार एवढंच म्हणे अस्तित्वाचा व्यवहार झाला सु द्रष्टा हा स्वस्वरूपाने दृश्याचा परित्याग करून राहू शकतो म्हणजे दृश्यविलासा विना हा आत्मा आपल्या अंगभूत स्थितीने आपल्या महिनेमध्ये असू शकतो हे समजलं पण त्याच्या बरोबर त्याला मी माझी स्थिती सोडून ज्ञानाचा व्यवहार करावा अशी वृत्ती निर्माण झाल्यानंतर हे जे दृश्य पदार्थ त्याच्या समोर आले हे दृश्य केव्हापासून आले